स्कंध तिसरा अध्याय अठ्ठावीसावा रावणाचा यशयाने विचारले हे भगवन व्यास रामाने ते देवीचे राजभ्रष्ट कसा झाला आणि सीता त्याने पुनरपी कशी आणली हे सर्व मला सांगा व्यास म्हणाले दशरथ राजा नावाचा पूर्वे अयोध्यापती होऊन गेला तो राजा देव ब्राह्मणाला मान देणारा असून सूर्यवंशामध्ये श्रेष्ठ होता त्याला राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे चार लोकविख्यात पुत्र ते सर्वही राजाचे प्रिय करणारे असून गुणांनी आणि रुपांनी त्याच्यासारखेच होते राम हा कौशल्य भरत कैकईचा कई पुत्र होता आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे उभयता सुमित्रेपासून झालेले मनोहर आणि जुळे मुलगे होते ते बाल असतानाच धनुर्बाण धारण करून शौर्य दाखवू त्या सुखवर्धक राजपुत्रांचा पुढे उपनयन संस्कार झाला पुढे एके दिवशी विश्वामित्रांनी येऊन दशरथापाशी यज्ञरक्षणार्थ त्याचा सोळा वर्षांचा पुत्र जो रघुनंदन राम त्याची याचना केली आणि त्या दशरथानेही लक्ष्मणासह रामाला त्या विश्वामित्र मुंबरोबर पाठवले आणि त्यांच्याबरोबर मार्गाने जाऊ लागले जाता जाता मार्गामध्ये घोरमुद्रेने युक्त आणि मुनींना सर्वदा दुःख देणाऱ्या ताटका राक्षसीचा रामाने एकाच बाणाच्या योगाने वध केला आणि कपटू कपटी सुबाहूचा वध करून विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले नंतर बाणांच्या योगाने मारीच राक्षसाला फेकून देऊन रामाने त्याचा वध केला अशा प्रकारे मोठा पराक्रम करून यज्ञरक्षण केल्यानंतर ते राम लक्ष्मण आणि विश्वामित्र सर्वही मिथिला नगरीला गेले जाता जाता त्या अहिल्या नावाच्या गौतम स्त्रीला शापमुक्त करून रामाने निष्पाप केले विश्वामित्र मुंसह ते रामलक्ष्मण मिथिला नगरीला गेल्यानंतर जनकाने पणाला लावलेल्या त्र्यंबक चापाचा भंग करून रामाने रमेच्या अंशाने अवतीर्ण झालेली जनक जी सीता तिचे पाणीग्रहण केले नंतर जनकराजाने उर्मिला नामक आपली कन्या लक्ष्मणाला दिली नंतर सुशील आणि शुभल लक्षणाने युक्त असे जे उभयता भ्राते भरतशत्रुघ्न त्यांना अनुक्रमे मांडवी आणि श्रुतकीर्ती या कुशध्वज राजाच्या दोन कन्या प्राप्त झाल्या ह्याप्रमाणे त्या चार भ्रात्यांचे शास्त्रोक्त विधीप्रमाणे मिथिला नगरीमध्ये विवाह झाले नंतर आपला पुत्र राज्याला योग्य आहे असे अवलोकन करून दशरथ राजाने राज्यभार रामावर टाकण्याचे मनामध्ये आणले सर्व तयारी झालेली पाहून कैकयीने स्वाधीन असलेल्या आपल्या भरत्याजवळ त्याने पूर्वी देऊ केलेले दोन वर प्राप्त होण्याविषयी प्रार्थना केली एका वराने तिने आपल्या भरत नामक महात्मा पुत्राला राज्य मागितले आणि दुसऱ्या वराने रामाकरता तिने चौदा वर्ष वनवास मागून घेतला तेव्हा तिच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण आणि सीता यासह राम दंडकारण्यामध्ये गेला दसरथ राजा पुत्रविराने व्याकुळ झाला आणि पूर्वी श्रावणाने दिलेल्या शापाची आठवण करीत करीत नंतर मातेच्या कृतीने पिता मृत झाल्याचे आढळून आल्यावर भ्रात्याचे प्रिय म्हणून भरताने त्या समृद्ध राज्याचा स्वीकार केला नाही इकडे राम पंचवटीत वास्तव्य करीत असताना मदनाने व्याकुळ झालेली रावणाची जी कनिष्ठ भगिनी शुरपणखा तिला त्याने वनामध्ये विरोध करून टाकले तेव्हा नाक कापलेल्या त्या शुरपणखेला अवलोकन करून खर प्रभूरांनी महा तेजस्वी रामाशी अतुल संग्राम केला परंतु मुनीचे हित करणाऱ्या त्या सत्यपराक्रमी रामाने त्या अतिबलाढ्य खरादी दैत्यांचा वध केला तेव्हा विरूप झालेली ती शुरपणखा लंकेमध्ये गेली आणि रामाच्या हातून खरदूषणांचा वध झाल्याचे तिने रावणाला निवेदन केले तो आघात ऐकल्यावर दुष्ट रावणही क्रोधाधीन झाला आणि रथारुढ होऊन तो मारीच्या सुवर्णमृगाचे रूप त्या मायावी मारीच्याला देऊन रावणाने रामाला आश्रमातून दूर नेण्याकरिता त्याला पंचवटीकडे पाठवले तोही मायावी मारी सुवर्णमृग होऊन सीतेच्या दृष्टीस पडला अत्यंत आश्चर्यकारक अवयवानी युक्त झालेला तो मारी सीतेच्या फारत जवळ संचार करू लागला तो दृष्टीस्पर्ताक्षणी दैवाची प्रेरणा झाल्यामुळे रामाला म्हणाली हे कांत ह्या मृगाचे चर्म मला कंचुकी करण्यासाठी आपण घेऊन या असे नवऱ्याला स्वाधीन ठेवणाऱ्या मानिसत्रीप्रमाणे ती रामाला म्हणाली असता रामही विचार न करता लक्ष्मणाला तेथे ठेवून थे आणि धनुर्बाण घेऊन मृगाच्या मागोमाग निघाला कोट्याविधी मायांमध्ये निपुण असलेला तो मृगरूप मारीच राम रामदृष्टी पडताक्षणी अदृश्य दुरुष्य होत होता असा तो दुसऱ्या मनात निघून गेला नंतर मृग हस्तगत झाला असे समजून रामाने आपले धनुष्य क्रोधाने ओढले आणि अति बाणाच्या योगाने त्या कृत्रिम मृगाचा वध केला ह्याप्रमाणे त्या रामाच्या हातून प्रचंड सामर्थ्यामुळे त्याचा वध झाला परंतु मरता मरता अत्यंत दुःखीत झाला असूनही त्या मायावी नश्वर दुष्ट राक्षसाने हे लक्ष्मणा धाव धाव मेलो असा मोठ्याने आक्रोश केला तो करुण स्वर सीतेच्या कानावर येता क्षणीच हा रामाचा स्वर आहे असे तिला वाटले सीता आपल्या दीराला लक्ष्मणाला म्हणाली हे लक्ष्मणा तू सत्वर जा त्या रघुनंदनाचा वध होत आहे तो तुला हाक मारीत आहे हे सुमित्रा नंदना तू सत्वर सहाय्य करण्यासाठी तिकडे जा लक्ष्मण म्हणाला हे माते रामाचा वध होणे शक्य नाही आश्रमामध्ये आज तुला एकटी टाकून मी जाणार नाही हे जनक कन्ये येथेच राहा अशी मला रामाची आज्ञा झाली आहे ती आज्ञा उल्लंघन करण्याचे मला भय वाटत असल्यामुळे मी तुला सोडून जाणार नाही मायावी राक्षसाने रामाला दूर नेले आहे हे ज्या अर्थी मला समजले आहे त्या अर्थी हे माते मी खरोखरच तुला एकटीला मनामध्ये सोडून एक पाहुल देखील कोठे जाणार नाही तू धीर धर आज या भूतलावर रामाचा वध करण्यास कोणीही समर्थ नाही असे मी समजत आहे म्हणून रामाच्या आज्ञेचे उल्लंघन करून तुला इथे टाकून मी जाणार नाही उत्कृष्टांनी युक्त असलेली ती सीता परमशांत असलेल्या त्या लक्ष्मणाला म्हणाली हे लक्ष्मणा माझ्यावर तुझी पापी दृष्टी आहे भरताने पाठवल्यामुळेच तू केवळ माझ्या करता अरण्यामध्ये आला आहेस हे मी जाणून आहे परंतु हे कपटी हे अधमा मी तशा प्रकारची जालणी स्त्री नव्हे राम मृत झाल्यावर मी कामवश होऊन तुझा पती करणार नाही राम न येईल ये तर मी प्राणत्याग करेन वियुक्त आणि अत्यंत दुःखित झालेली मी त्याला सोडून जिवंत राहणार नाही हे लक्ष्मणा तू जा अथवा राहा तुझा उद्देश मला समजत नाही अरे बंधूप्रेम दाखवणारे अधमा ते तुझे धर्मनिष्ठ असे ज्येष्ठ भ्रात्याचे ठिकाणी असलेले प्रेम खरोखरच यावेळी कोठे गेले आहे हे तिचे भाषण श्रवण करताक्षणी क्षणी लक्ष्मण मनामध्ये खिन्न झाला त्याचे नेत्र अश्रुनी पूर्ण भरले कंठ दाटून आला तो त्या जनक कन्येला म्हणाला हे भूमी कन्ये मला उद्देशून खरोखर अत्यंत क्रूर आणि मिथ्या असे हे भाषण तू केले आहेस तू हे काय म्हणते आहेस ह्यावरून तुझ्यावर काहीतरी अत्यंत अनिष्ट प्रसंग ओढवणार आहे असे माझ्या बुद्धीला वाटते आहे असे म्हणून लक्ष्मणाने तिथे तीचा त्याग केला शोकाकुल असलेला तो वीर अतिशय रडत रडत ज्येष्ठ भ्रात्याची उमटलेली पावलं शोधीत शोधित चालू लागला लक्ष्मण तिकडे गेल्यानंतर कपटी रावण यती वेश धारण करून त्या आश्रमामध्ये आला तेव्हा तो खरोखर यती आहे असेच सीतेला वाटले तिने त्या दुरात्मा रावणाचे वनातील पदार्थांनी पूजन केले त्याला भिक्षा अर्पण केली त्यावेळी नम्रपणाने आणि मृदुस्वराने तो दुरात्मा तिला विचारू लागला हे कमलोचने कमलो तू कोण आहेस हे प्रिये वनामध्ये तू एकटी का हे सुंदरी तुझा पिता कोण भ्राता कोण पती कोण हे वरवर्णिनी तू एखाद्या चुकलेल्या स्त्रीप्रमाणे येथे का बरे एकटी उभी आहेस हे प्रिये राजवाड्यात बसण्यास तू योग्य असताना निर्जन अरण्यास का बरे राहिली आहेस तुझी कांती असताना मुनी पत्नीप्रमाणे पर्णकुटी तू का बरे राहत आहेस हे त्याचे भाषण श्रवण केल्यानंतरही तो मंदोदरीचा पती रावच दिव्य असे न समजता दुर्दैव योगाने यती आहे, अशी सीतेची समजूत झाली ती त्याला म्हणाली दशरथ म्हणून एक श्रीमान राजा होऊन गेला त्याला चार पुत्र आहेत त्यापैकी राम ह्या नावाने अतिविख्यात असलेला जो ज्येष्ठ पुत्र तो माझा पती होय दशरथ राजाने कैकेला वर दिल्यामुळे तिने चौदा वर्षेपर्यंत वनामध्ये घालवून दिलेला माझा पती राम लक्षणासह येथे वास्तव्य करीत आहे सीता म्हणून अतिविख्यात असलेली मी जनक कन्या जनककन्या लीलेने त्र्यंबक चापाचा भंग करून रामाने माझ्याशी विवाह केला आहे रामाच्या बाहुबलामुळे आम्ही या वनामध्ये निर्भय राहत आहोत सुवर्ण मृग अवलोकन करून त्याचा वध करण्याकरता माझा पती गेला आहे लक्ष्मणही भ्रात्याचा ध्वनी ऐकून झाला आहे त्यांच्या बाहुबला यथाविधी पूजन करतील आपण विष्णू स्वरूप असल्यामुळे मी आपले पूजन केले आहे हा आश्रम राक्षसानी व्याप्त असलेले घोरवनामध्ये आहे म्हणून मी आपणाला विचारते ते आपण सत्य सांगावे त्रिदंडी रूपाने आरण्यात आलेले आपण कोण रावण म्हणाला हे हंसनयने मी वैभवशाली आणि मंदोदरीचा पती लंकाधीश रावण आहे हे सुंदरी तुझा करता मी हे रूप धारण केले आहे हे वरारोहेनस्थानामध्ये त्या खरदूषणांचा वध झाल्याचे श्रवण करून माझ्या शुरपणखा नामक भगिनीने पाठवल्यामुळे मी येथे आलो आहे ज्याचे राज्य हरण केले आहे आणि ज्याची संपत्ती नाहीशी झाली आहे अशा त्या निर्बल आणि वनवासी मानुषपतीचा त्याग करून तू मजसारख्या राजाचा अंगीकार कर मंदोदरीपेक्षा तू माझी उघडउघड पट्टराणी हो हे तन्वंगी स्त्रीय मी तुझा दास आहे तू माझी स्वामिनी हो लोकपालांचाही पराजय करणारा मी तुझ्या चरणी लीन होत आहे म्हणून हे जानकी माझा हात धरून तू आज मला सनाथ कर हे अबले तुझ्या करतापूर्वी मी तुझ्या पित्याची प्रार्थना केली होती परंतु असा मी पण लावला आहे म्हणून जनकाने मला सांगितले तेव्हा रुद्र ठिकाणी चा माझे मन, मन विराने व्याकुळ झालेले आहे पूर्वीच्या प्रेमामुळे मोहित झालेल्या मला तू या मनामध्ये आहेस अशी बातमी लागताक्षणी मी येथे आलेलो आहे तेव्हा हे कृष्णवर्ण नेत्रानी युक्त असलेल्या प्रिय तू माझा स्वीकार कर आणि माझ्या श्रमाचे साफल्य कर अध्याय अठ्ठावीसावा समाप्त